ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अनेक प्रकारच्या सृष्टीचे वर्णन शौनक म्हणाली सुत महाराज पृथ्वीचा आधार मिळाल्यावर स्वयंभू मनूने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोणकोणते कौन उपाय अवलंबले विदुर मोठा भगवतभक्त आणि भगवान श्रीकृष्णाचा अनन्य सुरद होता म्हणून तर त्यांनी आपला मोठा भाऊ धर्तराष्ट्र आणि त्याचे पुत्र यानी भगवान श्रीकृष्ण अनादर के अपराधी समझुताग के होता तो महर्षि द्वैपाय पुत्र होता आत्ये में कोत्या ही प्रकारपेक्षा कमी नसेज तो सर्व प्रकार भगवान श्रीकृष्ण आश्रित और श्रीकृष्ण भक्त अनुयायी होता तीर्थयात्रा के अंतकरणीन शुद्ध कुशावर्त क्षेत्र हरिद्वारा मे रहाया तत्वज्ञा लोकान श्रेष्ठ अशा मैत्रियंक जाऊनी काचार सुतमहोदय त्या दोघांच्या वार्तालापात श्रीहरींच्या चरणांचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील ज्या त्यांच्या चरणापासून निघालेल्या गंगाजलाप्रमाणे संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या आहेत सुतमहोदय आपले कल्याण असो आपण आम्हाला भगवंताच्या त्या पवित्र कथा ऐकू प्रभूंचे उदार चरित्र तर कीर्तन करण्या योग्य असते जो श्रीहरीच्या निलामृताचे पान करून तृप्त होईल असा कोणी रसिक का असेल काय नैमिशारण्यामध्ये निवास करणाऱ्या मुनी अशा प्रकारे विचारल्यानंतर उग्र स्रवा सुतानी भगवंताच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून ते म्हणाले ऐका सूत म्हणाली आपल्या मायेने वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणे आणि सहज तुच्छतेने हिरण्याक्षाला मारून टाकणे या लिला ऐकून विदुराला फार आनंद झाला आणि तो मैत्रियांना म्हणाला विदुर म्हणाला हे भ्रमण आपण दृष्टीआध असलेल्या विषयांनाही जाणणारे आहात म्हणून प्रजापतीचे पती ब्रह्मदेवानी मरीची आणि प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढवण्यासाठी काय केले ते सांगा मरीची आधी मुनी आणि स्वयंभू ब्रम्हदेवाच्या आज्ञेने कशा प्रकारे प्रजेची वृद्धी केली त्यांनी हे जग पत्नीच्या सहयोगाने उत्पन्न केले की आपापल्या आप कार्यात स्वतंत्र राहून किंवा सर्वांनी मिळून या जगाची रचना केली मैत्रे म्हणाला विदुरा तर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध प्रकृतीचे नियंता पुरुषांनी काल या तीन हेतून तसेच भगवंताच्या सान्निध्याने त्रिगुणय झाल्यावर त्यातून महत्त्व उत्पन्न झाले दैवाच्या रजप्रधान महत्त्वापासून सात्विक राजस आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला त्याने आकाशादी पाच पाच तत्वांचे अनेक वर्ग प्रकट केले ते सर्वजण वेगवेगळे राहून भूतांच्या कार्यरूप ब्रह्मांडाची रचना करू शकत नव्हती म्हणून त्यांनी भगवंताच्या शक्तीने एक मेकाशी संघटित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंड्याची रचना केली ती अंडे चेतनाशून्य अवस्थेमध्ये एक हजार वर्षापेक्षाही अधिक काळपर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून राहिले नंतर त्यात श्रीभगवंतानी प्रवेश केला त्यात अधिष्ठित झाल्यानंतर त्यांच्या नाभीपासून हजार सूर्याच्या तेजासामान अत्यंत देदिप्यमान असे एक कमळ प्रकट झाली ते संपूर्ण जीव समुदायांचे आश्रयस्थान होते स्वतः ब्रह्मदेवाचा त्यातूनच आविर्भाव झाला जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलामध्ये शयन करणाऱ्या श्री नारायण देवानी ब्रम्हदेवाच्या अंतकरणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नामरूपमयी व्यवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तमिस्र अंधतमिश्र तम मोह आणि महामोहो अशी पाच प्रकारची अविद्या उत्पन्न केली आपले हे तमोगुणी शरीर ब्रम्हदेवांना योग्य वाटले नाही म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला ज्याच्यामुळे तहान भुकीची उत्पत्ती होती अशा त्या रूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केले त्यावेळी तहान भूक लागल्याने ते ब्रह्मदेवानाच खायला उठले आणि म्हणू लागली याला ठेवू नका खाऊन टाका कारण ते तहान भुकीने व्याकुळ झाले होते घाबरून जाऊन ब्रह्मदेव त्यांना म्हणाले अरे ईर्ष राक्षसानो तुम्ही माझे संतान आहात म्हणून माझे भक्षण करू नका माझे रक्षण करा नंतर ब्रह्मदेवांनी सत्वगुणाच्या प्रभावाने दैदिप्यमान होऊन मुख्य देवतांची निर्मिती केली त्यांनी खेळता खेळता ब्रह्मदेवानी त्याग केलेल्या दिवसांची प्रकाशमय शरीर ग्रहण केले यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या नितंबापासून कामासक्त अशा असुरांना उत्पन्न केले ते अत्यंत कामलोल असल्याने उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे गेले हे पाहून पहिल्यांदा त्यांना हसू आले परंतु पुन्हा ते निर्लज्ज असूर आपला पाठलाग करीत आहेत हे पाहून भयभीत आणि क्रुद्ध होऊन ते वेगाने पडू लागले तेव्हा भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावानुसार दर्शन देणाऱ्या शरणागत वत्सल वरदायक अशा स्त्रीहरिंच्याकडे जाऊन ते म्हणाले हे परमात्म्या माझे रक्षण करा मी आपल्याच आज्ञेने प्रजा उत्पन्न केली होती परंतु ती तर पापी प्रजा माझ्यासाठीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे नात आपणच एकमेव दुःखीजीवांची दुःख दूर करणारी आहात आणि जी आपल्या चरणांना शरण येत नाहीत त्यांना दुःख देणारेही एकमात्र आपणच आहात भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत ब्रह्मदेवाची व्याकुळ स्थिती पाहून ते म्हणाले तू आपल्या या काम कामकलुषित शरीराचा त्याग कर भगवंतानी असे म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिले शरीराचा त्याग करणे म्हणजे ती भावना टाकणे आणि शरीर ग्रहण करणे म्हणजे ती भावना ग्रहण करणे होय ब्रह्मदेवाने सोडलेल्या त्या शरीराची एका सुंदर स्त्रीत संध्यादेवीमध्ये रूपांतर झाले तिच्या चरण कमलातील नुपूर झंकारत होते तिचे डोळे आकृष्ट करीत होते आणि कमरपट्ट्याने सुशोभित झालेल्या साडीने कंबर आच्छादित होते तिचे उत्तुंग स्तन अशा प्रकारे एकमेकांना चिकटले होते की त्यांच्यामध्ये काही अंतर नव्हते तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते तसेच तीत हावभाव करीत असुरांच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहत होती काळ्या केसांच्या बटांनी सुशोभित अशी ती सौंदर्यवती कुमारी लज्जेने चूर होऊन स्वतःला पदराड लपवत होती हे विदुरा त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले अहो हिचे किती विलक्षण रूप केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय पहा ना आम्हा कामातोरांच्या मध्ये ही कशी निष्काम असल्यासारखी फिरत आहे अशा प्रकारे त्या दैत्यानी स्त्री रूपीणी संध्यादेवीच्या विषयी निरनिराळी तर्कवितर्क करून नंतर तिचा मोठाच आदर करीत प्रेमाने तिला विचारले हे सुंदरी तू कोण आहेस आणि कुणाची मुलगी आहेस भामिनी तुझे येथे येण्याचे प्रयोजन काय तू तुझा या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हा अभाग्यांना का त्रास देत आहेस अबले तू कोनी का असेनास आम्हाला तुझे दर्शन झाले हीच मोठी भाग्याची गोष्ट आई तू तर चेंडू खेळत खेळत आम्हा पाहणाऱ्याचे मन मोहित करीत आहेस सुंदरी जेव्हा तू उसळलेल्या चेंडूवर आपल्या तडहाताने थापटी मारतेस तेव्हा तुझे चरण एका जागी स्थिर राहत नाहीत तुझी कंबर स्थूल स्थूलस्तनांच्या भारांनी थकल्यासारखी भासती आणि तुझा निर्मल दृष्टीतून सुद्धा थकावट डोकावती अग तुझा केशसंभार किती के सुंदर आहे अशा प्रकारे स्त्री रूपाने प्रकट झालेल्या त्या सायंकालीन संध्यादेवीनी त्यांना अत्यंत कामासक्त बनवली आणि त्या मुर्खांनी तिला कोणी रमणीरत्न समजून तिचे ग्रहण केली त्यानंतर ब्रह्मदेवानी गंभीरपणाने हसून आपल्या कांतीमय मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याचा जणू स्वतःच आस्वाद घेत होत्या अशा गंधर्वानी अप्सरांना उत्पन्न केली ब्रह्मदेवाने चंद्रिका रूप असलेल्या त्या कांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला त्यालाच विश्वा वसू आदी गंधर्वानी प्रसन्नतेने ग्रहण केले यानंतर भगवान ब्रह्मदेवानी आपल्या आळसापासून भूतपिशाच्य उत्पन्न केले त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिठून घेतले ब्रह्मदेवानी त्याग केलेल्या त्या जांभयरूप शरीराला भूतपिशाचंनी ग्रहण केले हिला निद्रा असेही म्हणतात जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला तर भूत भूतपिशाचे त्याच्यावर आक्रमण करतात त्यालाच उन्माद म्हणतात नंतर भगवान ब्रह्मदेवानी आपण बलवान असल्याची भावना करून आपल्या आदर्श रूपाने साध्यगण आणि उत्पन्न केले पितराने आपले, के आपले उत्पत्तीचे स्थान असलेल्या त्या आदृश शरीराला ग्रहण केले हेच प्रमाण मानून कर्मकांडी लोक श्राद्ध आधीद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमे पिंड आणि हव्य अर्पण करतात ब्रह्मदेवाने आपल्या तिरोधान शक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतरधान नामक अद्भूत शरीर दिले एक वेळ ब्रह्मदेवाने आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किन्नर आणि किमपुरुष उत्पन्न केले ब्रह्मदेवाने त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते प्रतिबिंब शरीर ग्रहण केले म्हणून ते सर्वजण उष्यकाली आपल्या पत्नीसह ब्रह्मदेवाच्या गुणकर्माचे गायन करतात सृष्टीची वाड होत नाही असे पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ती हातपाय पसरून झोपी गेली आणि पुन्हा क्रोधावेशात त्या भोगमय शरीराचा त्यांनी त्याग केला त्यातून जे केस झडून पडले ते आही झाले तसेच त्यांचे हातपाय आखडून चालल्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाक झाले ज्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद आहे एकदा ब्रह्मदेवानी स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनूंची सृष्टी निर्माण केली हे सर्वजन प्रजेशी वृद्धी करणारे आहेत मनवशी ब्रह्मदेवानी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराच्या शरीराचा त्याग केला मनुना पाहून त्यांच्या आधी उत्पन्न झालेले देव गंधर्व आदी ब्रह्मदेवाची स्तुती करू लागली ते म्हणाले विश्वकर्त्या ब्रह्मदेवा आपलीही सृष्टी फारच सुंदर आहे हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्मे प्रतिष्ठित आहेत यांच्या साह्याने आम्ही आमची अन्न ग्रहण करू शकू नंतर आदि ऋषी ब्रह्मदेवांनी इंद्रिय संयमपूर्वक तप विद्या योग आणि समाधीने संपन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषीगणांची निर्मिती केली आणि त्यापैकी प्रत्येकाला आपल्या समाधी योग ऐश्वर तप विद्या आणि वैराग्यमयी शरीराचा अंश दिला या ठिकाणी विसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण